शांती परमात्म स्मरणाने मिळत नवविधा भक्तीत जशी श्रवण ही पहिली भक्ती तद्वतच अनेक संत लक्षणात शांती हिले लक्षण आह वास्तविक संतांची लक्षणे सांगता येणे कठीण तरीपण असे म्हणता येईल की शांती हि संतांचे मुख्य लक्षण आह पृथ्वी ही क्षमाशांती रुप आहे त्याप्रमाणे संत असतात शांती ढाळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतस्थिती हीच कारण आहे जिथे स्वार्थ तिथे अशांती भगवंताहून मी निराळा अशी द्वैत भावना तिथे खरी शांती नाही अनन्यतेने शांती प्राप्त होते आणि तीच परमार्थाचा पाया आहेत पैसा आणि लौकिक ही अशा आहेत त्यांच्यात चित्त ठेवलाने अशांतीच येणार शांती, शांती बिघडायला दोन कारणे आहेत एक गत गोष्टींचा शोक आणि दुसरे पुढची चिंता आपल्या बाबतीत घडणारे मागले आणि पुढले हे दोन्ही ईश्वराधीन आहेत अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही पश्चाताप करण्याची पाळी येईल म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करावे भगवंताला साक्षी ठेवून कर्म केले तर हातून दुष्कर्म होणार नाही सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी एका साधूला कुणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवले तो तिथे स्वस्थ बसून नामस्मरण करीत असे तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले लोकांची ये जा वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला म्हणून त्याने त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवली साधूची शांती पूर्वीच्या स्थळी होती तशीच दुसऱ्या ठिकाणीही कायम होती शेत मालकाला आश्चर्य वाटले ज्याचे मन शांत आणि चिंता रहित असते त्याला कुठेही ठेवा तो शांतच राहणार म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावे त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा करते आपल्याकडे घेऊ नये अकर्तृत्व भाव ठेवावा अशाने शांती येईल जगत चालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती येईल एकनाथांची शांती आगाध होती नाथांसारखी शांती यायला परम भाग्य पाहिजे राजे रजवाडे आले आणि गेली पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले कारण ते शांतीची मूर्ती होते ही शांती काय केल्या मिळेल भगवत स्मरणा अन्य उपायाने ती साधणार नाही जे जे घडते ते भगवत इच्छेने घडते ही दृढ भावना असणे हेच शांतीचे लक्षण आहे कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो विद्या वैभव कला संपत्ती संतती याने शांती येतेच असे नाही निरपेक्षता हे शांतीचे मूळ आहे मनाविरुद्ध गोष्ट घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी म्हणजे आपोआप शांती येईल मनातली शांती कायम ठेवून रागवता तसे केल्यास हातून प्रमाद घडत नाही शांती परमात्मा स्मरणाने मिळते ते स्मरण अखंड ठेवावे आणि खुशाल प्रपंच करावा